सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओम नमो भगवते वासुदेवाय श्लोक पहिला अर्जुन उवाच चेत कर्मस्ते मता बुद्धिर जदन तत्किम कर्मणी घोरे हो रे माम केशव अर्जुन म्हणाल्या हे श्रीकृष्ण कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुला संमत आहे तर घोर कर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करत आहेस मग आई अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या परिसले, कमळापती मग अर्जुन म्हणाला श्री कृष्ण ऐका देवा तुम्ही जे काही बोललात ते मी चांगले ऐकले तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंत निश्चित जरी श्री अनता श्री कृष्ण तुम्हारा व्याख्या करता कर्म वर्ता है उच जर तुझे निश्चित मतलब संग्राम करी ये लाजसी ना कर्मी ला जसीना महा घोरी करमी सुता मग श्रीकृष्ण अर्जुना तू युद्ध कर अ कसे संगत या घोर कर्मा मधे मे घज व नहीं का हा गा कर्म तुची अशेष निराकारीसी निशेष तरी मज कर अरे तूच जर सर्व कर्मांचा निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करून घेतोस तरी हे ची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि ऐसनी हे हिंसा करवी तू आहासी त्या ऋषिकेशा याचा तू विचार करून पहा कि तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करीत आहेस याचा श्रेयोहम घोटाळ्याच्या दिसणाऱ्या या भाषणाने माझ्या बुद्धीला मोह पडल्यासारखे झाले आहे तर ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल असे एक निश्चित करून मला सांग देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे श्री कृष्णा तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्या सारख्या अजाण माणसाने काय करावे आता सारासार विचार जगातून फार नाहीसा झाला आहे असे म्हणेनस का हा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रम शूतो कैसा आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा अरे याला जर हित सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे काय राहिले आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची वैद्यु पथ्य वारून मग जरी आपण चे विषसुये तरी रोगिया कैसे निजी ये वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्याने जर रोग्यास विषय दिले तर मग तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे। जैसे आंधळे आव्हाटा कामा जवण दिपदेशू हा गोमटा गोढ बला आंधळ्याला जसे मुद्दाम आडमार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ पाजावा त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला चांगला लाभला आहे काही नेने, समजत नाही शिवाय या भ्रमाने मला घेरले आहे म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पुसला होता तुझी एक एक नवाई एथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली या काई ऐसे कि जे पण तुझे एक एक पाहावे तर सर्व आश्चर्यच आहे इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटळ्यात घालतोस तर तुझ्या उपदेशाप्रमाणे चालायचे असा ज्यांचा विचार आहे त्यांच्याशी तू असे का वागावीस आम्ही तनु मनु जिवे तुझी आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण आम्ही शरीराने मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावे आणि तूच असे भलतेच करावे तर मग सर्व संपले म्हणायचे आस कायसी अर्जुन म्हणे आता या प्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस असे म्हणायचे अर्जुन म्हणाला आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची तरी ये जाणी बेचे तरी सरले परी एक असे जाहले जे तिथे हे डहुळले मानस माझे ज्ञान मिळवण्याची गोष्ट तर खरोखरच संपली पण यात असे एक झाले कि माझे निश्चित असलेले विचार यामुळे गडबडले तेवीची श्री कृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे श्रीकृष्ण तुझे चरित्र काही समझते नहीं कदाचित या ने, मन पहत उसके है? ते नकल। ना तरी तू आते अवगमित निरुते जानवे न अथवा तू आम फसवीत कि तत्वज्ञान संगले तरीश्चित समझते नहीं म्हण आई के देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी एवढ्या करता देवा देवाई हा उपदेश गुढ्यार्थाने आम्हाला सांगू नकोस महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगावा मी अत्यंत जड असे परी हि निके परी येसे बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ मी अतिशय मंद आहे परंतु श्री कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांगे रोगाते जिणावे औषध तरी देटवण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परि बोधे माझे चित्त जया परी योग्य सर्व तर सांगावच पण ते असे सांगावे कि जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय देवा तुझ ऐसा निजगुरु आजी आरती धनी का न करू एथ भीड कवनाची धरू तू मायामुची देवा तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करन घेऊन येईल तू आमची आई आहेस तर मग येथे भीड कोणाची धरायची तरी कामनेची कामधेनुचे दुखते जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी ते मागण्यास कामी का करावे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांशेचे कवन साकडे का आपुलेनी सुरवाडे इच्छा वेना चिंतामणी जर हातला लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी आपल्याला हवे तसे काय इच्छु नये देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग ताना जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते पहा अमृताच्या समुद्रा जवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने तडफडत राहायचे तर मग तेथेपर्यंत त्याप्रमाणे श्रीकृष्ण अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हाताला लागला आहेस तरी आपुली सवेश कान मागा वासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे तर मग हे परमेश्वर श्री कृष्ण आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्या जवळून मागून का घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची वेळ आली आहे देखे सकळारतीचे आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे पहा माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हे तू स्वाधीन आजी आम्हा म्हण कारण अहो महाराज सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा तू आमच्या ताब्यात आलेला म्हणून जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही संज्ञा लागून पाहिजे पहा जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काही नसते तैसे देवा तुते पुसी जतसे आवडे ते आपुले नि कृपानिधी तसे हे कृपा देवा मी आपल्या इच्छेला येईल तसे तुला वाटेल ते विचारित आहे तरी पारित्रिकी हित आणि आचरिता तरी, तरी उचित ते सांगे एक निश्चित कल्याण आला तर, तर योग्य असे जे एक असेल ते एक मला निश्चित करून सांग असे अर्जुन म्हणाल श्लोक तिसरा श्री भगवान उवाच लोक द्विधा पुरा प्रोक्ता ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगीना श्री कृष्ण म्हणाले हे निष्पाप अर्जुन मी या लोकांमध्ये ज्ञान योगाने संख्याचा सा, व कर्मयोगाने कर्म करणाऱ्यांचा असे दोन वर्तनक्रम पूर्वीच सांगितले आहेत या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू अर्जुना हा ध्वनितु अभिप्राव अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले अर्जुना आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञान मार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली तो उद्देश तू नेणसीची म्हणून क्षोभला तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही तो आमच्या प्रतिपादनाचा हेतु तू जाणला नाहीस म्हणून उगीच रागवला आहेस तर आता ध्यानात ठेव कि हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहे अवधारी वीरश्रेष्ठा येष्ठा मजची पासून प्रकटा अनादि सिद्धा हे वीरश्रेष्ठ अर्जुना आई या लोकांमध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रकट झालेले आहे व ते मुळापासूनच तसेच चालत आलेले आहे त्यापैकी एकाला ज्ञान योग म्हणतात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्याने ओळखी बरोबर परमात्म रूपाशी तन्मयता प्राप्त होते एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊनिया निर्वाण पावती वेळे दुसरा तो कर्ममार्ग समज जेथे साधक लोक निष्णत होऊन परमगतीला पावतात परंतु ते काही काला नि पावतात हे मार्ग तरी दोन्ही वटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक हे मार्ग तर दोन आहेत परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते सरिता भिन्न ऐक्यता पावती शेखी किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहतांना वेगवेगळ्या दिसतात मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतो हि मते सूचिती एका कारण ते परी उपास ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहे तरी ते एकाच साध्याला सुचवतात परंतु त्यांचे आचरण करणे आचरणार्याच्या योग्यतेवर अवलंबून असते देखे उत्प्लवना सरीसा पक्षी फळासी झोंबे जैसा चांग नरू के पहा पक्षी उड्डाणा बरोबर ज्या प्रमाणे फळाला बिलकतो परंतु त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरु के वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फ्रीने पोचतो तैसे विहंगुनी ज्ञाना ते साख्य सद्य मोक्षाते पहा तसे विहंगमार्गाने ज्ञान मार्गाचा आश्रय करून ज्ञानी तत्क्षणिक मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात ये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती दुसरे जे कर्मयोगी ते कर्ममार्गाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचारच पाळून काही कालाने पूर्णतेस पोजतात श्लोक चौथा न ना कर्मभन नैष्कर्म्य पुरुष उष्णते न संन्यस अदैव सिद्धी समधी गती कर्म न केल्याने पुरुषाला कर्मशून्यत्व प्राप्त होत नाही कारण केवळ प्राप्त कर्मसन्यासाने नैष्कर्म सिद्धी प्राप्त होत नसते वाचोनी आरंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजे नोग्य कर्माचा आरंभ न करताना सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही की प्राप्त कर्म सांडीजे ये तुलेनी निष्कर्म होईजे हे अर्जुना वाया बोडीजे मूर्खपणे युमा अधिकार परत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्यानीच निष्कर्म भावे हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे सांगे तीरा जावे ऐसे व्यसन कावे का ते, ते, ते घडे केवी जेथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे तेथे होडीचा त्याग करून कसे चालेल बरे ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे पाकू न कीजे, जे कि सिद्धू हि न सेवी जे हे सांग अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा करायची तर स्वयंपाक न करता कसा चालेल किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसा चालेल सांग बरोक पाचवा नशि क्षण जातुतिष्ठत्य कर्मकृत कार्य ते हवश कर्म सर्व प्रकृती कारण काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील कोणीही केव्हाही राहू शकत नाही प्रकृतीजन्य गुण परतंत्रम करीत असत जवळ मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तो पर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज व मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते था। तया पदित कर्म सर्व अर्जुना तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्म टाकणे मुळीच योग्य होणार नाही आणि आपली ये कर्म सांडे ऐसे आहे आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने त्याचा त्याग होतो असे आहे काय वाजिता कर्म नीभ्रांत मानी कर्माचा इच्छेनुरूप त्याग करता येतो हे उगाच काहीतरी बोलणे आहे याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असं नाही हे तू निशय समज जव प्रकृतीचे अधिष्ठान जे चेष्टुणा पैसी असे जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तो पर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे कारण की जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावत गुणांचे स्वाधीन आहे देखई विहित कर्म जेतुले ते सळे जरी बोसन तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे पहा जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करायचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय सांग श्रवणी ऐका वेठेले कि नेतले हे नासा बुझाले पिमळून घे सांग कानाथ्यातील का, पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे का या नागपुड्या बुजून वास घेईन झाले आहेत का हली मती की क्षुधातृषादी आरती खुंटली अथवा प्राण व अपान या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत का किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे का भूक व तहान इत्यादी पीड़ा होने से स्वप्न वोधूठे जन्म मृत्यु जागृति व स्वप्न य अवस्था थामले का अथवा पाय चाला विसर ले का सर्व दे जन्म व मरण संपले का जरी का ही तरी सई म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला आणि म्हणून शरीराच्या आश्रयाने असणार त्याग केव्हाही घडत नाही प्रकृती गुणे येरी धरी मोकली अंत करणे वाया। कर्म हे परतंत्र असल्यामुळे त्या शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होते म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन असा अंतक कारणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे परतंत्र पहा रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसले तरी तेथे बसणाऱ्या रथाच्या स्वाधीना असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याला प्रवास घडतो का उचललेले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचे उडालेले वाढलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायू वेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत राहते तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म हि व्यापारे निरंतर त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियांच्या हालचालींच्या दाखव कर्में करीतच असतो म्हणून घडे कर्माचा ऐशी आही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही असे असूनही त्याग करू असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा तो केवळ हट्ट मात्र उडेल श्लोक सहोबा कर्मेंद्रिया उच्चते कर्मेंद्रियांचे संयमन करून जो मनात विषयांचे चिंतन करतो तो अत्यंत मूळबुद्धी होय त्याला दांभिक असे म्हणतात जे उचित कर्म सांडीती मग नैष्कर्मी होऊ पाहती परी परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी जे पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योग्य कर्मातीत अवस्थेला पोहोचू पाहतात परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीला विरोध करूनच तया कर्म त्यागून न जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते फुडे दरिद्र जाण त्यास कर्मत्याग तर घडत नाहीच कारण त्यांचे ठिकाणी कर्तव्य बुद्धी असते असे असूनही ते बाह्यात कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर आहे पार्था विषया सक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही अर्जुना असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत असे निशय समज